भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य श्री व्यास म्हणतात शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षाचे सुपुत्र उग्रस्रवा याला फार आनंद झाला त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली सुत म्हणाली कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या ज्यांना पाहून वडील व्यासविरहाने व्याकुळ होऊन हे पुत्र हे पुत्र म्हणून बोलावू लागले तेव्हा शुकरूप झाल्यामुळेच वृक्षांनीच ओ दिली याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुक मुंना आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमयी श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया घेऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो पुरुष श्रेष्ठ नरनारायण ऋषींना सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद्भागवताचे पठण करावे ऋषीवर्य हो संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे त्यामुळे अंतकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतकरण प्रसन्न करणारी निष्काम अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्ती निर्माण होताच तात्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्यांच्या हृदयात भगवंताच्या कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होत धर्माचे फळ मोक्ष आहे धनप्राप्ती धर्माची सार्थकता नाही धन धर्मासाठीच आहे सा भोगविलास हे धनाचे फळ मानलेले नाही भोगविलासांचे फळ इंद्रियत्रप्ती नव्हे तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञासा कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे तत्व व्यत्य लोक ज्ञाता म्हणजे जाणणारा नेय या भेदानी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात त्यालाच कोणी ब्रम्ह कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्य युक्त भक्तीने आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याचा अनुभव घेतात हे ऋषिनो म्हणूनच मनुष्यानी आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंताची प्रसन्नता होईल म्हणूनच एकाग्र चित्ताने भक्तभसन भगवंताचे निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे विवेकी पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतन रूपी तलवारीने कर्मवंधनाची गाथ तोडून टाकतात त्या भगवंताच्या लिलाकथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही हे ऋषिनो पवित्र तीर्थाची यात्रा के महापुरुषांसी सेवा के श्रद्धापूर्वक श्रवण करना भगवत कथेत रुचि उत्पन्न होती भगवान श्रीकृष्णा यशा श्रवण आर्तन दो पवित्र करना है संता के सूर्दय भगवान अपनी कथा आजना हृदयात स्थिर होता अशुभवासना नष्ट करता श्रीमद भागवत कि भगवत भक्त निरंतर सहवासाने जेव पुष्कश अशुभ वासना नष्ट होता पवित्र कीर्ति भगवान श्रीकृष्णा ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमगुणाचे भाव नाहीशी होतात आणि चित्तयाने रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर तसेच निर्मल बनते या प्रकारे भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशी होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवतत्वाचा अनुभव येऊ लागतो हृदयामध्ये आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बैड्या तुटून पडतात सर्व संशयी नाहीशी होतात आणि कर्मबंधनक्षीण होते म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होती प्रकृतीच्या सत्व रजा आणि तीन गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती उत्पत्ती आणि प्रलय हे करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू ब्रह्मा आणि रुद्र हे तीन नावे धारण केली आहेत परंतु मनुष्याचे परमकल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरीपासूनच होते जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या ला लाकडापेक्षा धूर आणि त्याही पेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे कारण वेदोक्तार देणार आहे त्याप्रमाणेपेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही त्या सत्वगुण श्रेष्ठ आहे कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणार आहे प्राचीन काळी महात्मी आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमयी भगवान श्री विष्णूंचीच आराधना करीत असत आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते जे लोक हा संसारसागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसली, तरी अघोरी अशा तमोगुनियांनी रजगुनी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांच्या अंशावतार यांचेच भजन करतात परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुनी अगर तमगुणी आहे ते धन ऐश्वर्य पुत्र पौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता असतो वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे योग श्रीकृष्णासाठीच केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णामध्येच आहे ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते तप हे श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णाकरिताच केले जाते आणि अंतिम गतीसुद्धा भगवान श्रीकृष्णच आहेत जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृत्याने तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत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 सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने असलेली एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक झाले आहेत भगवंतचं सूक्ष्म भूत तन्मात्रा इंद्रिय आणि अंतकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा अनेक प्रकारच्या जीवयोनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवात प्रवेश करून त्याच्या जीवांना अनुरूप विषयभोग घेत असतात तेच संपूर्ण लोकांची रचना करताना आणि देवता पशु पक्षी मनुष्य इत्यादी योनीत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 इत्यादी अनेक विध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा हो। प्रयत्न करीत आहोत व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे उपनिषदे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 तसेच ध्यान व अध्यात्माच्या पुस्तके म्हणजे कोट्याधीश वा मी यशस्वी होणारच प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश वा